आठवा अध्याय नित्यधर्म आणि व्यवहार एके दिवशी गोद्रुमातले वैष्णवगण श्री गोराहोलाबाच्या गोरा दक्षिण पूर्व किनारी वनवासी वैष्णवांच्या कुंजात प्रसाद सेवनानंतर एकत्रित झाले लाहीडी माशयांनी एक भक्तिपूर्ण पद ऐकवून वैष्णवांच्या हृदयास ब्रजभावाने ओतप्रोत करून टाकले पद संपल्यावर काही वैष्णवजन गौरलीला आणि कृष्णलीला यांच्या एकतेवर विचार करू लागले त्याचवेळी बडकाचे हून काही वैष्णवगण उपस्थित झाले त्यांनी प्रथम गोरारदास आणि मग वैष्णवास साष्टांग प्रणाम केला वैष्णवांनी आगंतुकांचा अतिथींचा यथोचित सन्मान केला त्या कुंजात एक खूपच पुरातन वटवृक्ष होता ज्याच्या खाली एक पक्का पार बांधलेला होता लोक त्या वटवृक्षास लोक या वटवृक्षास मोठ्या श्रद्धेने नीताईवट म्हणत कारण नित्यानंद प्रभूंना या वटवृक्षाखाली बसणे खूपच आवडत असे वटवृक्षाखाली वैष्णव साधूंची एक विशेष सभा जमली हळूहळू होऊ लागली याच दरम्यान बडघाचीहून एक नवांगतुक जिज्ञासू युवक नम्रतापूर्वक म्हणाला मला काही विचारायचे आहे आपण त्याचे यथोचित उत्तर देऊन मला अनुग्रहित करावे निभृत कुंजाचे हरिदास बाबाची विज्ञ आणि गंभीर विद्वान होते त्यांचे आयुर्मानही जवळजवळ शंभर वर्षे होते या बाबाजींनी नित्यानंद प्रभूंना आपल्या डोळ्यांनी या वटवृक्षाखाली बसलेले पाहिलेले होते पाहिले होते त्यांची स्वतःची देखील अशीच हार्दिक इच्छा होती की त्यांचे निर्माणही याच वटवृक्षाखाली व्हावे त्यांनी नवांगतुक युवकाचे म्हणणे ऐकून म्हटले जेथे परमहंस बाबाजींची सभा बसली आहे तेथे तुला या प्रश्नांच्या उत्तराकरिता जरासुद्धा आशंका बाळगायचे कारण नाही नवांगतुक अत्यंत नम्र शब्दात जिज्ञासा करू लागला की धर्म वैष्णवधर्म नित्यधर्म आहे जे लोक या धर्माचा आश्रय घेतात त्यांचे अन्य लोकांसमवेत कशा प्रकारचे व्यवहार योग्य आहेत नवांगतुकाचा प्रश्न ऐकून हरिदास बाबाजींनी वैष्णवदास बाबाजींकडे वळत म्हणाले वळत म्हटले वैष्णवदास यावेळी समान विद्वान आणि श्रेष्ठ कुणीही नाही तुम्ही सरस्वती गोस्वामींचा संघ केला आहे तथा परमहंस कडून शिक्षण घेतले आहे तुम्ही खूप सौभाग्यशाली आहात आणि महाप्रभूंचे कृपा पात्रही आहात तेव्हा या प्रश्नाचे उत्तर आपणच द्यायला हवे वैष्णवदास बाबाजी विनित म्हटले विनित भावाने म्हणाले महात्मन आपण साक्षात बलदेवांचे अवतार श्री नित्यानंद प्रभूंचे दर्शन केले आहे आणि न जाणो कित्येक लोकांना उपदेश देऊन त्यांना परमार्थ राज्यात प्रवेश करूत उपदेशवाणीस श्रवण करण्यास उत्सुक आहोत सर्वांनीच वैष्णवदास बाबाजींच्या म्हणण्याचे समर्थन केले हरिदास बाबाजी त्या सर्वांची विनंती टाळू शकले नाहीत शेवटी तेच या प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार झाले त्यांनी वटवृक्षाखाली श्री नित्यानंद प्रभूंना दंडवत प्रणाम करून बोलणे आरंभ केले विश्वात जितके जीव आहेत त्या सर्वांना कुणी मानो वा न मानो सर्वच त्यांचे दास आहेत यद्यपि अखिल जीव श्री कृष्णाचे स्वतः दास आहेत तथापि जे अज्ञान वश भ्रमवश स्वतःना कृष्णदास मानित नाहीत ते एका श्रेणीचे लोक आहेत आणि जे कृष्णाचे दास्यत्व स्वीकारतात ते दुसऱ्या श्रेणीचे लोक आहेत अशा तऱ्हेने जगात दोन प्रकारचे लोक असतात एक बहिर्मुख आणि दुसरे अंतर्मुख वा कृष्णोन्मुख संसारात कृष्ण बहिर्मुख लोकच अधिक आहेत हे लोक धर्म स्वीकारीत नाहीत स्वीकारत नाहीत अशा लोकांविषयी काही बोलणे अथवा न बोलणे एक सारखेच आहे त्यांच्यात कर्तव्य कर्तव्याविषयी जराही विवेक नसतो आपले सुख आणि स्वार्थच त्यांचे सर्वस्व असते जे लोक धर्म स्वीकारतात त्यांच्यात कर्तव्य अकर्तव्याचा विवेक असतो अशा कर्तव्यपरायण मनुष्याकरिता मणू मनु म्हणतात द्रुतीह शमा असेयम शौच मी निद्रि निग्रह धीरविद्या सत्य काम सत्यकाम क्रोधो दशकम धर्म लक्षण धृती संतोष क्षमा सामर्थ्य असूनही दुसऱ्याद्वारे केलेल्या अपकारांच्या बदल्यात अपकार न करणे उपस्थित झाल्यावरही मनाची, मनाची अविकृत अवस्था अस्थोरी न करणे शौच इंद्रिय निग्रह इंद्रियांना विषयांपासून दूर करणे धी शास्त्र आदींचे तत्वज्ञान विद्या आत्मज्ञान सत्य अक्रोध क्रोधाचे कारण उपस्थित झाल्यावरही क्रोध न करणे ही दहा धर्माची लक्षणे आहेत यात धृती दम सोच, इंद्रिय निग्रह आणि विद्या ही सहातर तर प्रतीची कर्तव्य आहेत बाकी क्षमा अस्थ्य सत्य आणि अक्रोध ही चार दुसऱ्यांच्या संबंधीची कर्तव्य आहेत ही दहाही दहा प्रकारची धर्म साधारण लोकांकरिता आहेत कारण यातील एकाही लक्षणात हरिभजनाचा निर्देश स्पष्ट होत नाही दुसरे असे की हे हेही निश्चयपूर्वक सांगता येत नाही की दहा लक्षणात्मक धर्माचे पालन केल्यानेच मानवजीवन संपूर्णपणे संपूर्ण रूपाने कल्याणमय होईल विष्णू धर्मोत्तर विष्णू धर्मोत्तरात म्हटले आहे जीवितम विष्णू भक्त विष्णू भक्त वरम न तू कल्पसहस्राणी भक्तिहीनस केशवे भक्ती रहित मनुष्य मनुष्य म्हणण्याचे अधिकारे नसतात शास्त्रामध्ये अशा भक्ती रहित मनुष्यांची गणना दोन पाय असणाऱ्या पशुंसोबत केलेली आहे श्व श्विळवरा होत संस्तुत, संस्तुत पुरुष पशु न यत् कर्ण पथोपे तो जातू नाम गदा येथे उपयुक्त प्रकारच्या लोकांचे कर्तव्य अथवा कर्तव्य विचारलेले नाही तर प्रश्नकर्त्याच्या प्रश्नाचा भाव केवळ अशा लोकांचे व्यवहार वा कर्तव्य निरूपण करण्याचा आहे जे भगवत भक्ती मार्गाचे अवलंबन करीत आहेत ज्या लोकांनी भगवत पथाचे केलेले आहे त्यांना तीन श्रेणीत ती तीन श्रेणीत विभक्त केलेले आहे कनिष्ठ मध्यम आणि उत्तम ज्यांनी केवळ नुकताच भक्ती मार्गात प्रवेश केला आहे परंतु भक्त बनू शकले नाहीत त्यांना कनिष्ठ भक्त म्हटले जाते त्यांची लक्षणे अशी आहेत मेव हरये हरए श्रद्ध ये न भक्तेषु चु स भक्त हा, प्राकृत स्मृत अर्थात जे भगवंताची अर्चना आणि श्रीमूर्तीची श्रद्धापूर्वक पूजा करतात पूजा करतात परंतु भगवंताच्या भक्तांची आणि अन्य जीवांची विशेष सेवा सेवा सुश्रुषा शु, करीत नाहीत त्यांना प्राकृत अर्थात कनिष्ठ भक्त म्हटले जाते सिद्धांत असा आहे की श्रद्धा हेच भक्तीचे वीज आहे श्रद्धापूर्वक भगवंताची पूजा केल्यानेच भक्ती होते ही गोष्ट योग्य आहे तथापि भक्ताची सेवा शुश्रूषा केल्याशिवाय भगवंताच्या पूजेस शुद्ध भक्ती म्हणता येत नाही त्यामुळे भक्तीच्या पूर्ण स्वरूपाची अभिव्यक्ती होत नाही अर्थात अशा भक्ताचा भक्तिकार्याच्या दरवाजात केवळ प्रवेशच झाला आहे श्रीमद भागवतात म्हटले गेले आहे यत्मबुद्धी कुणपे त्रिधातुके स्वधी कला त्रा दिशुभी यतीर्थ सलिले न क्रि कर्चित भी दे, जो मनुष्य वात आणि कफ या तीन शवतुल्य शरीरास मी स्त्री पुत्र आदींसह आदींसह माझे आणि माती दगड काष्ट आदी पार्थिव विकारासच इष्ट मानतो तथा जो केवळ पाण्यालाच तीर्थ समजतो भगवत भक्तांना नाही तो मनुष्य असूनही पशूंमध्ये नीच गाढवच आहे तात्पर्य असे जरी असले तात्पर्य असे जरी आर्चा मूर्तीत ईश्वरी पूजेच्या अभावामुळे अभावामध्ये भक्तीचा प्रादुर्भाव भक्तीचा प्रादुर्भाव होत नाही केवळ वितर्काद्वारे हृदय शुष्क होते आणि भजनाचा विषयही निर्दिष्ट होत नाही तथापि श्रीमूर्तींच्या सेवेकरिता शुद्र चिन्मयी बुद्धीची आवश्यकता आहे या जगत जीवच चिन्मय वस्तु आहे। कृष्ण भक्त जीव शुद्ध चिन्मय है भगवान कृष्ण सुधा शुद्ध चिन्मय वस्तु आहेत। चिन्मय वस्तु जड़ जीवन कृष्ण संबंध ज्ञाने अनिवार्य है संबंध ज्ञा बच श्रीमूर्ति पूजा करना कृष्ण पूजा भक्त सेवा दी एकत्रित वहाँ हवे ज्यादा श्रद्धे ने चिन्मय असा आदर भाव त्यास शास्त्रीय श्रद्धा म्हणतात चिन्मयची पूजा केली जाते त्याचा आधार लौकिक श्रद्धा आहे म्हणूनच ते भक्तीचे प्रथम प्रथमद्वार असूनही शुद्ध भक्ती नाही शास्त्रांमध्ये भक्तीच्या द्वार द्वारापर्यंत पोहचलेल्या लक्षणे या प्रकारे दिली आहेत गृहित विष्णू दीक्षा को पूजा परो नर वैष्णव अभित वैष्णव दीक्षित होऊन विष्णूची पूजा करतात त्यांना शास्त्रविद पंडितगण वैष्णव अशी संज्ञा देतात त्या व्यतिरिक्त सगळेच अवैष्णव आहेत वंशाणुक्रमाणे जे लोक कुलगुरू माणून इतर लोकांचे ऐकून पाहून लौकिक श्रद्धेने अनुप्राणी होऊन विष्णू मंत्राची दीक्षा घेऊन श्री विष्णूच्या पूजा करतात ते कनिष्ठ भक्त नाहीत या प्राकृत्याभास प्रबळ असतो भक्त्याभास दोन प्रकारचे असतात पहिला प्रतिबिंब भक्त्याभास आणि दुसरा छायाभक्त्याभास प्रतिबिंब भक्त्याभासाची गणना अपराधात झाल्याने यात वैष्णवता नसते छाया भक्त्याभासात वैष्णवतेचा काहीसा आभास असतो प्राकृत भक्त प्रतिबिंब भक्त्याभासाच्या पलीकडे असतात या छाया भक्त्या भा, मोठ्या सौभाग्याने प्राप्त होतो कारण ही भक्तीची पूर्व अवस्था असते आणि या होमश मध्यम आणि उत्तम वैष्णव होता येऊ शकते परंतु हे सगळे असूनही या लोकास शुद्ध भक्त म्हणता येत नाही हे लोक लौकिक सोबत श्री अर्चा अर्चामूर्तीची पूजा करतात आणि साधारण जणांकरिता सांगितलेल्या दहा लक्षणात्मक धर्माचा अनुरूपच या लोकांचे दुसऱ्यांच्या प्रती व्यवहार असतात भक्तांकरिता शास्त्रांमध्ये जे निर्दिष्ट व्यवहार आहेत ते यांच्याकरिता नाहीत सर्वात प्रमुख गोष्ट तर ही आहे की कोण भक्त आहे आणि कोण अभक्त आहे हे समजण्याची शक्ती वा बुद्धी या लोकांमध्ये नसते हा अधिकार मध्यम कोटीच्या वैष्णवांचा आहे श्रीमद भागवतात मध्यम वैष्णवांच्या व्यवहाराचे निरूपण करताना म्हटले आहे ईश्वरे तुम्ही कृपोपेक्षा योती स मध्यम येथे ज्या व्यवहाराचे वर्णन केले गेलेले आहे तो नित्य धर्मांतर्गत व्यवहार आहे येथे नैमितिक आणि संसारी व्यवहाराची वर्णने केलेली नाहीत वैष्णव जीवनात ह्याच व्यवहाराची आवश्यकता असते जर अन्य व्यवहार या नित्यधर्मांतर्गत व्यवहाराच्या विरोधी नसतील तर आवश्यकतेनुसार ग्रहण करता येऊ शकतात वैष्णव व्यवहाराची चार प्रकारची पात्रे आहेत ईश्वर ईश्वराच्या अधीन भक्त बा बाली अत, अतत अर्थात अततत्वज्ञ विषयी आणि द्वेषी अर्थात भक्तीचा विरोध करणारे या चारही पात्रांप्रती क्रमशः प्रेम मैत्री कृपा आणि उपेक्षा करणेच वैष्णव्यवहार आहे अर्थात ईश्वरावर प्रेम भक्तांशी मित्रता बालिशांवर कृपा कृपा आणि वै विद्वेषींच्या प्रती उपेक्षे उपेक्षाच वैष्णव व्यवहार आहे ईश्वराप्रती एक ईश्वराप्रती प्रेम अर्थात सर्वेश्वर कृष्णाप्रती प्रेम प्रेमाचा अर्थ शुद्ध भक्ती असा आहे भक्ती रसामृत सिंधूमध्ये शुद्ध भक्तीचे लक्षण अशा प्रकारे सांगितले आहे अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञानकर्मा ज्ञानावृतम अनुकूल्येन कृष्णानुशील भक्तिरुतमा अर्थात श्रीकृष्णाच्या सेवेव्यतिरिक्त अन्यान्य कामनांनी रहित होऊन तथा ज्ञान आणि कर्म आदीप्रती स्वाधीन चेष्टांचा परित्याग करून समस्त इंद्रियांद्वारे जे कृष्णानुशील केले जाते कृष्णाची सेवा केली जाते त्यास उत्तम भक्ती म्हटले जाते ही उत्तम भक्ती मध्यम कोटीच्या वैष्णवांच्या साधन भाव आणि प्रेमदेशेपर्यंत प्राप्त केली जाते आधी विषद केलेल्या कनिष्ठ अधिकारात केवळ श्रीमूर्तीची श्रद्धापूर्वक पूजा करण्याचे लक्षण पाहिले जाते परंतु त्यांच्यात कुठलेच लक्षण दिसत नाही दिसत नाही ज्या दिवशी त्यांच्या हृदयात उत्तमा भक्तीचे लक्षण समूह प्रकाशित होऊ लागतील त्या दिवशी त्यांची गणना मध्यमाधिकारी वैष्णवात होऊ लागते होऊ लागेल त्यापूर्वी त्यास भाव त्यास भक्ताभास किंवा वैष्णवभास म्हटले जाईल कृष्णा परंतु अनुकूल्यण शब्दाद्वारे कृष्ण प्रेमानुकूल भक्तांप्रती मित्रता अततत्वज्ञावर कृपा आणि भक्तिविरोधी व्यक्तींची उपेक्षा करणे देखील मध्यम कोटीच्या वैष्णवाचे लक्षण आहे दोन भगवंताच्या अधीन भक्ताप्रती मित्रता ज्या लोकांच्या हृदयात शुद्ध भक्तीचा आविर्भाव झालेला आहे ते भगवा भगवंताधीन भक्त आहेत कनिष्ठाधिकारी स्वयं भगवंताच्या अधीन शुद्ध भक्त नाहीत आणि ते शुद्ध भक्तीचा शुद्ध भक्ताचा आदर करीत नाहीत